श्रीमद भागवत महापुराण स्कंध चौथा अध्यावीसावा महाराज पृथूंच्या यज्ञशाळेत भगवान श्री विष्णूंचा प्रादुर्भाव मैत्र म्हणतात पृथूंच्या नव्याण्णव यज्ञाने यज्ञभोक्ता यज्ञेश्वर भगवान श्री विष्णूंना सुद्धा फार आनंद झाला इंद्रासह तेथे येऊन ते त्याला म्हणाले श्री भगवान म्हणाले राजन इंद्राने तुझ्या शंभर अश्वमेध यज्ञ करण्याच्या संकल्पात विघ्न आणले आता तो तुझी क्षमा क्षमागत है तू तै क्षमा कर हे राजा जे थोर पुरुष साधु और सदबुद्धि संपन्न आता दुसर जीवान द्रोह करी नहीं कारण हे शरीर मजे आत्मा नवे जर तुझासारखे लोग देवमाए ने मोहितर समावे कि पुष्क दिवसपर्यंत ज्ञाज से मोबदल केवल श्रमच पदरी पड़े म्हणून ज्ञानी पुरुष या शरीराला अविद्या वासना आणि कर्माचाच पुतळा समजून यामध्ये आशक्त होत नाही अशा प्रकारे जो या शरीरातच आशक्त नाही तो विवेकी पुरुष या शरीराने उत्पन्न केलेले घर पुत्र धन यामध्ये कशी ममता ठेवी हा आत्मा एक शुद्ध स्वयंप्रकाश निर्गुण तीन गुणांचे आश्रयस्थान सर्व माया शून्य सर्वांचा साक्षी तसेच आत्म्याने तसे दुसर आत्म्या देहस्थित आत्म्याला अशा प्रकारे शरीरापेक्षा वेगड़ा है प्रकृतिशी संबंध सुध्धुणा लिप्त हो कारण तो मज परम स्थित राजन जो पुरुष कोणत्याही प्रकारची वासना न ठेवता आपल्या वर्णाश्रम धर्माच्या द्वारे नियमितपणे श्रद्धापूर्वक माझी आराधना करतो त्याचे चित्त हळूहळू शुद्ध होते चित्त शुद्ध झाल्यावर विषयांशी संबंध राहत नाही आणि त्याला तत्वज्ञानाची प्राप्ती होते तेव्हा तो माझ्या समतारूप स्थितीला प्राप्त होतो हीच परमशांती ब्रह्म किंवा कैवल्य होय शरीर ज्ञान क्रिया आणि मनाचा साक्षी असून सुद्धा कूटस्थ आत्मा त्यामध्ये गुंतत नाही तो तटस्थ असतो हे जो जाणतो तो मोक्षपदाची प्राप्ती करून घेतो जन्ममरणरूप फेरा पंचमहाभूते इंद्रिय इंद्रियाभिमानी देवता आणि छिदाभास या सर्वांचा मिलाफ असलेल्या लिंग शरीराला असतो सर्वसाक्षी आत्म्याशी त्याचा काहीही संबंध नाही माझ्यामध्ये दृढ प्रेम ठेवणारे बुद्धिमान पुरुष संपत्ती किंवा विपत्ती आली तरी कधीही हर्ष शोकाच्या आधीन होत नाहीत म्हणून हे वीरवरा उत्तम मध्यम आणि अधम पुरुषांमध्ये तू समान भाव ठेवून सुख दुःख हे एकसारखे समाज तसेच मन आणि इंद्रिय यांच्यावर विजय मिळवून माझ्या तु इच्छेनेच तुला जोडल्या गेलेल्या मंत्री व सेवकांच्या सहाय्याने सर्व लोकांचे रक्षण कर प्रजेचे पालन करण्यातच राजाचे कल्याण आहे त्यामुळे त्याला परलोकात प्रजेच्या पुण्याचा सहावा भाग पुण्य मिळते या विरुद्ध जो राजा प्रजेचे रक्षण करीत नाही परंतु त्यांच्याकडून कर मात्र वसूल करतो त्याचे सर्व पुण्य प्रजा हिरावून घेते आणि त्याच्या बदल्यात त्याला प्रजेच्या पापात भागीदारी भावी लागते असा विचार करून तू श्रेष्ठ ब्राह्मणांना संमत आणि पूर्वपरंपरेने प्राप्त झालेल्या धर्माचेच मुख्यतः आचरण करावे आणि कोठेही आसक्त न होता या पृथ्वीचे न्यायाने पालन करीत राहावे यामुळे सर्व प्रजा तुझ्यावर प्रेम करेल आणि थोड्याच दिवसात तुला घर बसल्या सनकाधिक सिद्धांचे दर्शन होईल राजन तुझ्या गुणांनी आणि स्वभावाने मला वश करून घेतले आहे म्हणून तुझी इच्छा असेल तो वर मागून घे यज्ञ तप किंवा मा योगाच्याद्वारे माझी प्राप्ती सुलभ नाही ज्याच्या चित्तामध्ये समता आहे त्याच्याच हृदयात मी राहतो मैत्र म्हणाला सर्वांचे गुरु श्रीहरी यांनी असे म्हटल्यावर जगद्विजयी पृथूने त्यांची आज्ञा शिरोधार्य मानली देवराज इंद्र आपल्या क्रमाने लज्जित होऊन त्याच्या चरणांवर लोटांगण घालणार होता तेवढ्यात त्या राजाने त्याला प्रेमपूर्वक हृदयाशी धरले आणि त्याच्याविषयीचा द्वेष मनातून काढून टाकला नंतर पृथूने विश्वात्मा भक्तवत्सल भगवंतांचे पूजन केले आणि क्षणोक्षणी उचंबळणाऱ्या भक्तिभावात निमग्न होऊन प्रभूंचे चरण धरले श्रीहरी तेथून जाऊ इच्छित होते परंतु पृथुविषयीच्या वात्सल्यभावाने त्यांना तेथेच थांबवले ते आपल्या कमलदलाप्रमाणे असणाऱ्या नेत्रांनी त्याच्याकडे पाहतच राहिले तेथून त्यांचा पाय निघेना आदिराज पृथूचे डोळे पाण्याने भरून आल्यामुळे तो भगवंतांचे दर्शन घेऊ शकत नव्हता इतकेच काय पण कंठ सद्गदित झाल्या कारणाने काही बोलू शकत नव्हता म्हणून त्याने त्यांना मनाने आलिंगन देऊन हृदयात घट्ट पकडून ठेवले आणि हात जोडून तो स्तब्ध उभा राहिला त्यावेळी प्रभूंच्या चरणांचा स्पर्श पृथ्वीला झाला होता पण भक्तप्रेमात तल्लीन झाल्यामुळे त्याचे भान नव्हते वास्तविक देवांच्या चरणाचा स्पर्श जमिनीला होत नाही यानी आपला हात गरुडाच्या उन्स खांद्यावर ठेवला होता पृथू डोळ्यातील अश्रू पोसून अतृप्त दृष्टीने त्यांच्याकडे पाहत बोलू लागला पृथू म्हणाला मोक्षपती प्रभो आपण वर देणाऱ्या ब्रह्मादी देवांनाही वर देण्यास समर्थ आहात पण बुद्धिमान मनुष्य देहाभिमान्यांनी भोगण्यायोग्य विषय आपल्याकडे कसे मागेल ते तर नरकातील जीवांनाही मिळतात म्हणून हे तुच्छ विषय मी आपणाकडे मागत नाही हे नाथ जेथे महापुरुषांच्या हृदयातून मुखावाटे बाहेर पडलेल्या शब्दांमध्ये आपल्या चरणकमलांचा मकरंद नाही म्हणजेच जेथे जे आपल्या कथा ऐकण्याचा आनंद मिळत नाही अशा मोक्षपदाचीही मला इच्छा नाही म्हणून माझी प्रार्थना आहे की मला दहा कांद्या म्हणजे ज्यांनी मी आपले लीला आणि गुण ऐकत राहील पुण्यकीर्ती प्रभो आपले चरण कमल मकरंदुरूपी कण घेऊन महापुरुषांच्या मुखातून जो वायू बाहेर पडतो त्यामध्ये एवढी शक्ती असते की आपल्या तत्वाचे विस्मरण झालेल्या आमच्यासारख्या अभाग्यांना तो पुन्हा तत्वज्ञान करून देतो म्हणून मला दुसरा कोणताही वर नको हे उत्तम कीर्तिमान प्रभो सत्संगामध्ये आपले मंगलमय सुयश दैववशात एक एकवेळ ऐकून एखाद्या पशुबुद्धीचा पुरुष भले तृप्त हो पण गुणग्राहिते कसे विसरू शकेल सर्व प्रकारच्या पुरुषार्थांच्या सिद्धीसाठी स्वत लक्ष्मी सुद्धा आपले सुयश ऐकू इच्छिते आता लक्ष्मीप्रमाणे मी सुद्धा अत्यंत उत्सुकतेने सर्व आपणा पुरुषोत्तमाची सेवाच करू इच्छितो परंतु असे होऊ नये की एकाच पतीची सेवा करण्यास स्पर्धा लागून आपल्या चरणाशीच मन एकाग्र करण्याने आम्हा दोघांमध्ये कलह निर्माण होईल जगदीश्वरा जगज्जननी लक्ष्मीच्या हृदयात माझ्याशी विरोध करण्याची शक्यता तर आहेच कारण आपल्या ज्या सेवा तिला प्रेम वाटते त्यासाठीच मी सुद्धा उत्सुक आहे परंतु आपण दिनांवर दया करणारे आहात त्यांची तुच्छ कर्मे सुद्धा आदरयुक्त दृष्टीने पाहता म्हणून मला आशा आहे की आमच्या भांडणात आपण माझीच बाजू घ्याल आपण तर आपल्या स्वरूपातच रममाण असता आपल्याला लक्ष्मीशी तरी काय देणे घेणे आहे मायेचे कार्य अहंकार रूप इत्यादींचा आपल्यामध्ये सर्वथैव अभाव आहे म्हणूनच निष्काम महात्मे लोक ज्ञान झाल्यानंतरही आपलेच भजन करतात भगवन अपने चरण कमला निरंतर चिंतन करने या करनेज सत्षांसे अन्य को प्रयोजन है मला वाटत नहीं मी सुधा को इच्छा मनात ठेवता आपले भजन करीत है अपन की वर माग माला आप बोलने संसारोहत्याटते वेदरूप वाणी ने सुधा जगह बनले है जर त्या वेदवाणीच्या दोरीने लोक बांधले गेले नसते तर मोहवश होऊन त्यांनी सकामकर्म का केले असते प्रभो आपल्या मायेमुळेच मनुष्य आपल्या वास्तविक स्वरूपाला विनमुख होऊन अज्ञानवश स्त्री पुत्रादिकांची इच्छा करतो असे असतानाही जसे पिता पुत्राने प्रार्थना न करताही स्वतहून पुत्राचे कल्याण करतो त्या ही आपल्या इच्छे ची अपेक्षा न करता हिता स्वतः आदिराज पृथ्वी ने अतुति केवसाक्षी श्रीहरिता राजन तुझी मिकाणी भक्ति असो हिठी सद्भाग्या गोष्ट कि तुझे चित्त मे जड़ले है अ तो मनुष्य तरुण जानेस कठिन अशी ही माझी माया पार कर जातो कि जीला सोड़ने कि जी बंधनात सुटने अत्यंत कठिन है तू आता दक्षते ने मजा आज्ञे पालन कर हे राजा जो मनुष्य मजा आज्ञे पालन करते सर्वठी कल्याण होते मैत्रे मनत अशा प्रकारे भगवंता राजर्षी पृथ्वी सारयुक्त गूढ़वचना सा आदर के नंतर पृथूने त्यांची पूजा केल्यावर प्रभु त्याच्यावर कृपा करून जाण्यास निघाले महाराज पृथूने तेथे जे देव ऋषी पितर गंधर्व सिद्ध चारण नाग किन्नर आप्सरा मनुष्य पक्षी इत्यादी अनेक प्रकारचे प्राणी आणि भगवंतांचे पार्श्द आले होते त्या सर्वांचे भगवत बुद्धीने भक्तिपूर्वक वाणी आणि धनाने हात जोडून पूजन केले नंतर ते सर्वजण आपल्या आप ठिकाणी गेले भगवान अच्युत सुद्धा राजा पृथू आणि त्याच्या पुरोहितांचे चित्त स्वतःकडे आकृष्ट करून घेत आपल्या धामाकडे गेले नंतर अव्यक्त स्वरूप असूनही भक्तांसाठी आपले स्वरूप दाखवून अंतर्धान पावलेल्या देवाधिदेव भगवंतांना नमस्कार करून राजा पृथू सुद्धा आपल्या राजधानीकडे गेला श्रीमद्भागवते महापुराण पारमहंस्यां संहिताकंधे वीशोध्याय श्रीकृष्णापणमस्तू हरये नम